श्री राष्ट्रीय महापराक्रम बलीने आपले नेहमी अर्धोन्मिलित करून, ने ने करून ब्रह्माकाशामध्ये विश्रांती घेणाऱ्या कमलनयानं शुक्राचार्यांचे स्मरण केले त्याबरोबर निरंतर ध्यानामध्ये मग असणाऱ्या त्या भार्गवाला आपल्या ब्रह्मस्वरूपी अंतकरणात बलीची स्थिती दिसली आणि तत्व जिज्ञासेमुळे तो आपल्या दर्शनाची इच्छा करत आहे असे पाहून ज्या रत्नखचित वातायनामध्ये बली चिंतन करत बसला होता त्या ठिकाणी जाऊन शुक्राचार्यांनी बलीला साक्षात दर्शन दिले त्याबरोबर सूर्यकिरणांचा स्पर्श होताच कमल प्रफुल्लित होते त्याप्रमाणे गुरुवर्य शुक्राचार्यांच्या शरीरातून फाकलेल्या प्रभेचा शरीरात स्पर्श होताच बली देहभानावर आला शुक्राचार्यांच्या मूर्तीचे दर्शन होताच त्याने रत्ने आणि मंदार पुष्प यांनी वंदन केले अशा स्वागतानंतर गुरुवर मूल्यवान आसनावर बसलेले आहेत अशा अवस्थेत बलीने भाषण करण्यास सुरुवात केली बली, के बली म्हणाला भगवन ज्याप्रमाणे सूर्याची प्रभा प्राण्यांना आपली उचित कार्य करण्यास प्रवृत्त करते त्याप्रमाणे आपल्या प्रसादाने उत्पन्न झालेली प्रतिभा मला आपल्याशी बोलण्यास प्रवृत्त करते महामोहात पाडणाऱ्या भोगांविषयी झालोय म्हणून ज्ञानाच्या योगाने मोह समोह नष्ट करणारे तत्व काय आहे ते जाणण्याची मला उत्कंठा लागली तेव्हा मी विचारतो कि या विषय सुखांची मर्यादा तरी कोणपर्यंत आहे या भोगांचे रहस्य काय आहे तसेच मी आपण आणि हे सर्व लोक यांचे तत्व तरी काय आहे सारांश भोग भोगता आणि भोग्य वस्तू यांचे स्वरूप काय या आहे हे आपल्या मुखाने चे मला इच्छा झाली यासाठी त्या संबंधाने सविस्तर विवेचन आपण करावे अशी माझी आपल्याला नम्र प्रार्थना आहे त्यावर शुक्राचार्य म्हणाले हे दानव श्रेष्ठा बलिराजा विनाकारण पाल्हाळी बोलण्यात काय अर्थ आहे शिवाय मला लवकरात लवकर आकाश स्वस्थानी जायचं असल्यामुळे सध्या मला फारसा वेळही नाही याकरता तुझ्या तिन्ही प्रश्नांचे उत्तर मी संक्षिप्त रीतीने एकदमच देत आहे त्या एक या जगतात सर्व चित आहे या सर्व दृश्या आहे आणि हे सर्वात तसेच तू मी वगैरे सर्व भोक्तृ वर्ग ही चिद्रूपच आहे मी सांगितलेल्या संक्षिप्त उपदेशावर पूर्ण श्रद्धा ठेवून तू त्याप्रमाणे विचार करत तर तुला निश्चयाने सर्व प्राप्त्य प्राप्त होईल पर न कशिल ही कंठशोष कर उपदेश विवेक अभावी राखे टाइप आहुति प्रमाण तो चित्वा बंधुप मुक्त होने ही मुक्ति हो चितने चैत्याकार रही होने होने सर्व सिद्धांता सार है तत्व लक्षा तू आपली वृत्ती अखंड चिदाकार करून पाहू लागशील तर तुला आपोआपच त्या अनंत पदाची प्राप्ती होईल हे दानवेंद्रा मी आता याच चिदाकाशातील स्वस्थानाकडे जातो त्या ठिकाणी सात मुनी काही देवकार्यासाठी जमलेले आहेत आणि त्या ठिकाणी अवश्य गेले पाहिजे कारण हे राजन जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत जीवनमुक्त पुरुषांनाही आपल्या यथाप्राप्त क्रियांचा त्याग करणे स्वभावताच आवडत नाही अशा रीतीने भाषण केल्यानंतर ते भ्रुगुपुत्र शुक्राचार्य पुष्परेण यावरून उड्डाण करून इतिश्री वाशिष्ठ महारामाने उपशमा प्रकरणे म्हणाले राघवा सूर आणि असुर श्रेष्ठ मन मान्यता पावे भृगपुत्र शुक्राचार्य निघन गो श्रेष्ठ महाबुद्धि बलि विचार करू लगे कि भगवान शुक्राचार्य ने मैं जो उपदेश अगर योग्य है जगतरे चित लोक हा दिशा सर्व क्रिया चिद्रूप सबा अभ्यंतर पर चित व्यतिरिक्त कोदार्थ नहीं कारण हा सूर्य सूर्या प्रकाशित अंधकार अशा चितने चित प्रकाशित भूमि भूमित्व तसेच हाथ दिशा अशा तरह दिशा कि पर्वत है अशा तरह पर्वतान चितने निर्देश के दिशांचे दिशात्व आणि पर्वतांचे पर्वतत्व ते राहणार सारांश जगत आकाश आणि इत्यादी सर्व पदार्थाने प्रकाशित होता हा पर्वतासारखा स्थूल अचेतन देह हो। चितकडून प्रकाशित केला गेला नाही तर त्याला देह म्हणून कोण होणे थोडक्यात असे कि इंद्रिय हि चित शरीर हिची मन हिची इच्छा चे आत बाहेर सारे चित्र तसेच भाव हि चित आणि अभावही चितच आहे ही सर्व संसार स्थिती त्या चित्ची -चित वगैरे ज्या ज्या विषय भोगांच्या क्रिया मी करतो तो तो सर्व चितचा होणे शक्य नाही मग ह्या अचेतन शरीराचा अभिमान बाळगण्यात तरी काय अर्थ आहे एखादा लाकडाचा उंडका किंवा पाशा यांच्या प्रमाणित असणाऱ्या ह्या जड शरीराला घेऊन मला काय करायचंय कारण सर्व जगाचा चेतनात्मक आत्मा मी आहे मी चित्रकाशात सूर्यात आणि अवशिष्ठात आणि स्थावर आहे त्या वचन तेथे अन्य कल्पना संभव अशा प्रकारे जर दुजेपणाचा पूर्ण अभाव आहे तर मग या जगात शत्रू कोण आणि मित्रते कोण या बलिनामक शरीराचे मस्तक जरी कोणी तोडले तरी त्यामुळे असंघ आणि सर्व व्यापी चितस्वरूपाने युक्त असा जो मी त्या माझी हानी काय होणार ज्याला प्रकाशित केले आहे असा द्वेषच द्वेश होऊ शकतो म्हणून द्वेषातील सर्व भावाभाव चिदात्मकच होत विस्तीर्ण त्रिभुवन चित वाचून दुसरे काही नाही कितीही विचार केला तरी आढळून येत नाही वास्तविकपणे पाहू गेले तर द्वेष नाही राग नाही मन नाही किंवा वृत्ती ही नाही कारण अतिशुद्ध अशा चिन्मात ठिकाणी सर्वांचे अधिष्ठान सर्व व्यापी नित्यानंदमयात्मक विकल्पकलना तिथं आणि द्वितीयांश विवर्जित आहे सर्व नाम रूपांना अधिष्ठान चित तिचे चित हे नाव सुद्धा वस्तुत काल्पनिकच आहे परंतु शब्दात्मिक चित शक्ती सर्वांना आधारभूत असून सर्वत्र स्फुरण पावणारी आहे यात शंका नाही गुरुवर या <coughs> शुक्राचार्या कोहम अथवा मी कोण आहे असा प्रश्न मी केला होता त्याचे उत्तर मला या विचाराने आता आपोआप मिळाले मी दुसरा कोण असणार दृश्यादी त्रिपुटी सहित केवळ शुद्ध स्वरूप नित्य उदित आभास रहित असा द्रष्टा परमेश्वर निच आहे असा जो मी परमेश्वर त्या माझ्या मध्ये हा जीवभाव आरशात किंवा प्रतिबिंबा प्रमाणे होऊन मी जिंकून टाकेन अशा प्रकारे ज्या मधील सर्व दृश्य भाव आणि जीवभाव नष्ट झाला आहे अशा माझ्या प्रत्येक चेतनारूप आत्मस्वरूपाला नमस्कार असो साक्षातकाराला योग्य अशा मननिधी स्वरूपी युक्तीने युक्त असलेल्या आणि आभासांचा प्रकाश असणाऱ्या माझ्या ब्रह्मस्वरूपाला नमस्कार असो असे चैत्यरहित असलेले चिद्रूप मीच आहे मी सर्व विश्वाना सर्व बाजूने व्यापून राहिलो आहे ज्यामधील सर्व विषय संवेदना नाहीशा झाल्या आहेत असा सचिन मात्र मी आकाशासारखा आनंद आहे आणि आणूहून अणू आहे म्हणूनच या सुख दुःख दशा माझ्या दृष्टीने आही नाही नाहीतच तसेच वर्तमान संवेदन आणि भूत भविष्य या काळांचे स्मरण या वृत्ती वस्तुत माझ्या ठिकाणी नाहीतच जगातील भावाभाव माझ्या ब्रह्मस्वरूपाचा परिच्छेद करू शकत नाही भाव अर्थात त्याला मर्यादितही करू शकत नाही अथवा त्यांनी माझे स्वरूप संकुचित केले असे जरी क्षणभर मानले तरी त्यामुळे माझे काय बिघडले सर्वच मी आहे माझ्या व्यतिरिक्त दुसरे काही नाही तर जगातील भावाभावाने उत्पन्न केलेल्या मर्यादितपणान मला बाधित होऊ शकत नाही कारण डाव्या हातातील वस्तूर तरी या दोन्ही हातांशी अभिन्न असलेल्या मनुष्याचे त्यामुळे कोणते नुकसान होणार याच न्यायाने कोणी कोणाला काही दिले किंवा कोणापासून काही घेतले तरी त्या क्रिया वास्तविक माझ्या ठिकाणीच होत असल्यामुळे मला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही मी जर चिद्रूप आहे जे जे आहे ते ते सर्व मीच आहे तर मला संकल्प विकल्प करून तरी काय करायचे क्षुब्ध होत असे परंतु आता करून घेऊन मी शांत होतो म्हणजे झाले असा सर्व विचार करून परमतज्ञ बली ओंकारामधील तीन मात्रांचा अथवा स्थूल सूक्ष्म आणि कारण किंवा जागृत स्वप्न आणि सुशुक्ती यांच्या दर्शक असलेल्या ओ, उ म या तीन मात्रांचा त्याग करून अर्ध मात्रेने दर्शित केला गेला जाणाऱ्या आत्म्याचे ध्यान करत मौन धारण करून, करून स्वस्थ बसला यावेळी त्याचे सर्व संकल्प शांत झाले झाडून साऱ्या वृत्ती लीन झाल्या चैत्य चिंतक आणि चिंतन ध्याता ध्येय आणि ध्यान इत्यादी त्रिपुटी अजिबात मावळून गेल्या आणि सर्व वासना अस्तंगत झाल्या त्यामुळे एखाद्या निर्वाध प्रदेशातील दीपज्योतीप्रमाणे त्याची वृत्ती निश्चल होऊन आत्मस्वरूपामध्ये स्थिर झाली अशा रीतीने शांतचित्त झालेला बली त्या रत्नखचित वातायनामध्ये पुष्कर बसून राहिला त्यावेळी पाषाणामध्ये खोरलेल्या एखाद्या मूर्तीप्रमाणे तो स्थिर दिसत सारांश ज्याच्या सर्व शांत झाले आहे तसेच जो दो मननादि दोषाने आत्मसत्तेने परिपूर्ण झालेला आहे असा तो शुद्ध चित्त बरद ऋतूतील मेघरहित स्वच्छ आकाशाप्रमाणे शोभू लागला इथे श्री वासिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे म्हणाले रामा याप्रमाणे काही दिवस लोटल्यानंतर बलीचे अनुचर असलेले दानव आपला स्वामी इतके दिवस राजमंद एकांतात काय करतो आहे हे पाहण्याच्या वातायनामध्ये बलि बसला होता त्या ठिकाणी गेले त्या दानवाच्या समूहामध्ये बलीचे डिभाली मंत्री कुमदादी धैर्यवान सामंत सुरादी राजे वृत्तादी सेनापती हयग्रीवादी सैनिक वीर चक्रजादी बांधव लडुकाजराने घेऊन तिथे आलेले होते या राजाधिराजाची सेवा करायला आम्हाला केव्हा मिळेल म्हणून वाट पाहणारी यक्ष विद्याधर नाग तसेच हातात चौऱ्या धारण करणाऱ्या रंभातील सुंदर अप्सरा त्या ठिकाणी आल्या होत्या याशिवाय सागर नद्या पर्व दिशा उपदिशा ह्यांच्या दानवेंद्राची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी जमले होते परंतु त्यांच्याकडे बलीने पाहिलेसुद्धाने तो एखाद्या चित्रातील पर्वताप्रमाणे मौन धारण करून ध्यानस्थ बसला होता बलीच्या जवळ आलेले देव दानव त्याला दुरूनच वंदन करत असताना त्यांनी त्यांच्याकडे मोठ्या आदर आणि अवलोकनार्थ दृष्टी फेकली त्यावेळी बलीने मौन धारण केलेले आहे असे पाहून दानव खिन्न आणि विस्मित झाले त्याच्या आत्ताना भीती वाटली आणि देवाने मोठा आनंद झाला बलीची अपूर्व स्थिती पाहून त्याला झाले तरी काय या संबंधात त्याच्या मंत्रीगणाने आणि दानवगणाने पुष्कळ विचार करून पाहिला पण कोणाचाच काही तर्क चालला तेव्हा त्या दानवाने एखाद्या कल्पितप्रमाणे गुरुवरी भार्गवाना पाहताच दानवाने त्यांची पूजा केली आणि त्यांना उच्चासनावर नेऊन बसवले त्यानंतर त्या भृगपुत्र शुक्राने मौन धारण करून ध्यानामध्ये निमग्न असलेल्या दानवेंद्राकडे प्रेमाने पाहिले नंतर क्षणभर स्वस्त बसल्यासारखे करून भव भ्रष्ट झालेल्या बलीच्या निश्चित अवस्थेचा अंगकांतीने अंग क्षीरसागरालाही मागे टाकणाऱ्या त्या भार्गवाने नंतर दानवांच्या अज्ञानाबद्दल हसून भाषण करायला आरंभ केला ते म्हणाले दैत्य हो हा तुमचा स्वामी भगवान बली स्वतःच्या विचाराने सिद्ध झाला असून सर्वांना अधिष्ठानभूत असलेल्या शुद्ध ब्रह्मपदा स्वस्वरूपानुभवाचे आत्म्यामध्ये स्थित असू द्या याला अनामय ब्रम्हपदामध्ये असाच विश्रांती घेत राहू द्या आजपर्यंत सतत जगातील भोग्य वस्तूंची प्राप्ती करून घेण्यात दंग झाल्यामुळे याला फार कष्ट झाले होते विश्रांती तेव्हा त्याला तशीच त्याच्या चित्रातील भवभ्रम आता नाहीसा म्हणजे शांत झाला आहे आणि संसाराचे धुके अस्तंगत झाले यासाठी या ठिकाणी गडबड करून त्याच्या समाधीचा भंग करू नका ज्याप्रमाणे रात्रीचा अंधकार आणि निद्रादी भ्रम नाहीसा करून सूर्याचे किरण दिवसाला आरंभ करतात त्याप्रमाणे या बलीने चित्तातील अज्ञानरूपी अंधकार नष्ट केला असून सध्या तो आत्मलोकाप्रत जाऊन पोहचलाय ज्याप्रमाणे बीजकोशामध्ये सुप्त स्थ स्थितीत असलेला अंकूर काही काळाने प्रगट होतो त्याप्रमाणे एक वर्षे उलटून गेल्यानंतर आपल्या समाधीचा त्याग करून भगवान बली भावली तेव्हा त्या तुम्ही राज्यकारभाराचे आपली कार्य यथायोग्य रीतीने करत रहा। गुरुवारी भार्गवांचे भाषण ऐकताच ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या ठिकाणच्या शुष्क मंजरी टाकून देतात त्याप्रमाणे त्या दानवाने रागदेषापासून उत्पन्न झालेली उद्विग्नता आणि चिंता टाकून दिली त्यानंतर ता पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीला अनुसरून त्याने पूर्वीप्रमाणे आपापली राज्यकारभाराची विविध कामे करायला आरंभ केला इतके सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी आलेले मानव नाग दे ठिकाणी पशु अरण्यात गेले आणि गरुडाधिक पक्षी आकाश मार्गाने निघून गेले इतिश्री वासिष्ठ महारामायने उपशमा प्रकरणे सर्व अठ्ठावीस एकोणतीस श्री वशिष्ठ म्हणाले हे रामचंद्र अशा रीतीने सहस्त्र वर्षे उलटून गेल्यानंतर तो श्रेष्ठ बलिराजा देवाने वाजवलेल्या ध्वनी ऐकून समाधीतून बली समाधी बातमी बलीच्या नगरात पसरली तेव्हा सर्वत्र आनंदी आनंद झाला सूर्योदय होताच कमले प्रफुल्लित होतात त्याप्रमाणे सर्व नागरिकांची मुखे टवटवीत दिसू लागले बलीच्या समाधीचे व्युत्थान झाल्यामुळे त्याचे मंत्री मेरू पर्वताच्या शिखरावरील त्याच्या समाधी स्थानी यायला निघाले परंतु ते येऊन पोहोचण्यापूर्वीच बलीने आ समाधी काळातील अनुभवा संबंधात विचार करण्यास होता तो स्वतःशीच म्हणाला आहा हा या समाधीचे सुख खरोखर अनिर्वचनीय मी या समाधी सुखाचा अनुभव क्षणभरच घेतला खरा परंतु एवढ्याशा काळातही माझ्या चित्ताला केवढी विश्रांती मिळाली यासाठी आता मी ह्याच पारमार्थिक स्थितीचा अनुभव घेत राहणार कारण या बाह्य ऐश्वर्याचा विषयांचा कितीही उपभोग घेतला तरी त्यात काय अर्थ आहे त्यापासून असले विश्रांती सुख थोडेच मिळणार आहे समाधी स्थितीच्या परिपाकापासून जो निरतिशय आनंद प्राप्त होणार आहे तेवढा आनंद चंद्रबिंबामध्ये वास केल्यानेही प्राप्त होण्यासारखा नाही अशा प्रकारचे भाषण स्वतःच करून तो पुन्हा समाधी लावून बसण्यासाठी तयार झाला परंतु इतक्यात चंद्रबिंबाच्या आड मे घेतात त्याप्रमाणे बलीचे अनुचर त्याच्या भोती येऊन उभे राहिले बलीला पाहताच दैत्याने त्याला मोठ्या आदराने प्रणाम केला परंतु त्यांच्या आगमनामुळे व्याकुलचित्त झालेल्या बलीने त्या पर्वतप्राय धिरपाड शरीराने युक्त असलेल्या दानवांकडे पाहत पुन्हा स्वगत भाषण करायला प्रारंभ केला तो म्हणाला जाती सर्व संकल्प क्षीण झालेले आहेत अशी चित हेच माझे वास्तविक स्वरूप आहे अशा चित स्वरूपाला या जगात उपाध्येय किंवा ग्राह्य असे काय आहे अर्थात काहीच नाही तसेच मनाला सुद्धा जे विषयांची आसक्ती उत्पन्न होते ती विषयांच्या केवळ दर्शनाने उत्पन्न होत नसून विषयाकडे ग्राह्य ग्राह्य बुद्धीने पाहिल्यामुळेच उत्पन्न होते तेव्हा मी आता समाधी बसू कि व्यवहार करू पण मोक्षाच्या इच्छेने समाधी लावून बसावे असे म्हंटले तर मला बद्ध कोणी केले आहे म्हणून मी मोक्षाची इच्छा करावी हा निवड बालिशपणा मला आता बंध नाही आणि मोक्षही नाही माझे पूर्वीचे अज्ञान माझ्या मूर्खपणा आता नाही सजालय मला आता ध्यान कशाला कशाला पाहिजे आणि समाधी लावून काय करायचं ध्याना ध्यान भ्रम टाकून देऊन आपले प्रत्येकात्म रूप अवलोकन करत असता माझ्या जे यायचे असेल ते येईना ते आले म्हणून माझ्या आत्मस्वरूपात काही वाढत नाही किंवा केले म्हणून काही कमी होत नाही मला आता ध्यानाची इच्छा नाही कि ध्यान रहित स्थितीची इच्छा नाही भोगांची आवश्यकता नाही कि भोगरहित राहण्याची आवश्यकता नाही मी आता शांत चित्ताने सर्व अवस्था सारखा राहणार आहे मला आता परतत्वाची इच्छा नाही जगत स्थितीची जरूर नाही ध्यानस्थितीत राहून मला काही प्राप्तव्य नाही आणि या वैभवाशीही मला काही करायचं नाही देहाशी संबंध नसल्यामुळे मी मृत नाही प्राणाशी संबंध नसल्यामुळे जिवंत नाही मी सत नाही की असत नाही तसेच हे शरीर माझे नव्हे आणि माझे व्यतिरिक्त असणारी ही भुवनेही माझे नव्हे अशा माझ्या बृहत आणि व्यापक आत्मस्वरूपाला मी नमस्कार करतो हे जगत राज्य असो किंवा नसो त्याच्याशी मला काय करायचंय मी आपल्या आत्मस्वरूपात शांत होऊन राहणार मला ध्यान करून काय करायचं हे राज्य वैभव घेऊन तरी काय करायचे मला जर काहीच कर्तव्य नाही किंवा विषय येई ना कि मी त्यांना प्रतिबंध तरी काय म्हणून करावा माझे शरीर प्राप्त कर्मात व्यवहार करत राहिले तरी त्यात काय बिघडले त्यामध्ये माझे मन जोपर्यंत आसक्त होत नाही तो तोपर्यंत या व्यवहारापासून माझे हित अनहित काहीच नाही याप्रमाणे विचार करून ज्ञानवंता बली सूर्याने कमलाकडे पाहावी त्याप्रमाणे आपल्या सभोवती असलेल्या दैत्यांकडे पाहून आणि ज्याप्रमाणे वायू पुष्पामधील सुगंध ग्रहण करतो त्याप्रमाणे दैत्याने केलेले प्रणाम केवळ दृष्टीपाताने ग्रहण करून काही काळ थांबला त्यानंतर तो विरोचन पुत्र बली ध्येय वासना त्यागाने सर्व राज्यकारभार पूर्वीप्रमाणे करू लागला त्याने देव ब्राह्मण आणि गुरुजन यांची पूजा केली सुरद बांधव सामंत आणि देणग्या देऊन संतुष्ट केले याचकाना दान दिले विचित्र वैभव अर्पण करून स्त्रियांची मने सुप्रसन केली पुढे कालांतराने राज्य भरभरटीला आल्यावर बलिदा अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा झाली देव ऋषि प्रशंसा बली हाथ भोग नहीं तो मोक्षार्थी है स्वता श्री विष्णु बली ऐसी अत्यंतिक कल्याण करता कार्यकुशल अशा श्री विष्णु ने भोगान करता भोगांकरता हापापलेल्या आणि म्हणूनच कीव करायला योग्य ठरलेल्या आपल्या ज्येष्ठ बंधूला इंद्राला जगत जगदरूपी अरण्याचा तुकडा देण्याच्या मिशाने बलीला युक्तीने फसून त्याच्यापासून तिन्ही भुवने बुलाने हेहरावून घेतली आणि एखाद्या वानराला तळघरात कोंडून ठेवावे त्याप्रमाणे त्याला पाताळात बांधून ठेवले रामा तो महात्मा बली अद्यापि ठिकाणी जीवनमुक्त स्थितीचा उपभोग घेत ध्यानस्थ बसलाय त्याला पुढे इंद्रपोत प्राप्त होणार असून तो प्रार्धाने देह धारण करून निर्विकल्प समाधी झालेला आहे पाताल कुहरात, जीवन मुक्तांच्या बुद्धी सुखामध्ये गर्व करत नाही कि दुःखामध्ये खिन्न होत नाही तर सर्व प्रसंगात एखाद्या चित्रातील कधीही न उगवणाऱ्या आणि न मावळणाऱ्या सूर्याप्रमाणे ती बुद्धी सम आणि स्थिर असते रामा जीवनाविषयी आस्था बाळगणाऱ्या दहा कोटी वर्षे त्रैलोक्याचे राज्य सुख अनुभव <coughs> अखेरीस बलीला वैराग्य प्राप्त झाले आणि त्याचे मन अत्यंत शांत झाले सुख दुःखांचे आणि संपत्ती विपत्तीचे हजारो आघात सोसल्यानंतर त्याने मनाने भोगाभिला त्याग केला आणि पूर्णात्मा होऊन त्याने पातारात वास्तव्य केले पुढे अखिल जगाचे इंद्रपद प्राप्त होणार असून ते पद तो अनेक वर्ष भोगणार आहे परंतु त्या इंद्रपदाच्या प्राप्तीने बलीला हर्ष होणार नाही आणि आपले वैभव नष्ट झाल्याने त्याला खेदही होणार नाही सर्व भावामध्ये गुस्म आणि संतुष्ट राहून जे प्राप्त कर्म असेल ते ते आकाशाप्रमाणे निर्लेप वृत्तीने करत राहून तो आपला काळ कंठेल राशी झाली यासंबंधीचा वृत्तांत मी तुला तेव्हा तू सुद्धा बलीच्याच दृष्टीचा अवलंब करून जीवनमुक्तांचे सुख भोगत राह बे सतत विचार करून मी नित्य आहे असा स्वानुभवपूर्वक निश्चय तू कर आणि पौरुषाने तू अद्वैपत त्यासाठी <coughs> हे महावीरा रामा हा भोग भार अवश्य दुःख पर्यावासाय आहे अस त्याग करून दुःखरहित आणि आनंद रूप अशा सत्याप्रत जाऊन पोहोच रामा या दृश्य दु, दु, दृष्टी नानाविध विकार उत्पन्न करणारे आहेत पर्वत दुःखच व्हायचे यासाठी लोकवृत्तीमध्ये इकडे तिकडे धावणाऱ्या चित्ताला आपल्या हृदयाच्या कोठडी मध्ये कोंडून ठेव तूच चिदातीत जगामध्ये तूच सर्वत्र स्थित आहेस मग शत्रु मित्र हा भेद कोठे राहिला अशा स्थितीत तू असा भ्रमिष्ठासारखा घोटायात का पडतोस हे महाबाहो, तूच अनंता आद्य पुरुष आणि पुरुषोत्तम आहेस तू चिद्रूप असून विश्वातील हजारो पदार्थांच्या रूपाने तूच स्फुरण पावत आहेस हे स्थावर जंगमात्मक जगत नित्योदित आणि शुद्ध अशा तुझ्या आत्मस्वरूपामध्ये सूत्रात ओलेल्या मण्याप्रमाणे आहे तुला जन्म नाही मृत्यू नाही तर तू अजय असा विराट पुरुष आहेस हे रा तू चिद्रूप असल्यामुळे जन्म मरणाची भ्रांती तुला न हो तृष्णेची वृद्धी झाली म्हणजे जन्मादी व्याधीचे प्राबल्य होते आणि तृष्णेचा क्षय झाला म्हणजे त्यांचाही क्षय होतो असे अन्वय व्यतिरिक्त तृष्णेचा त्याग कर आणि केवळ भोगता अर्थात भोग साक्षी रूपची मात्र सदा सर्वदा उदय पावलेला तू चित सूर्य अस्तित्वात असल्यामुळे तू जगन्नाथ आहेस अर्थात तुला खेद करण्याची कारण नाही तेव्हा तू सुख दुःखादी तू शुद्ध चित्त सर्वात ना आणि तू सर्व वस्तूंचा प्रकाशक आहेस जित जरी तू अशुद्ध चित्त झालास असलास तरी शुद्ध चित्त होण्याचा उपाय तुला सांगतो प्रथमता तुला जे जे वाटेल ते ते अनिष्ट आहे असे समजवतात आणि जे जे अनिष्ट वाटत असेल ते ते इष्ट आहे असे समजवतात अशा प्रकारे ज्ञानाच्या सातव्या भूमिकेचा परिपाक होईपर्यंत अभ्यास चालू ठे. मग एकदा तुझा मनोदय पूर्ण झाला म्हणजे मग इष्टानिष्ट दृष्टीचाही त्याग कर इष्टानिष्ट दृष्टी टाकून दिली म्हणजे समता उदय पावते आणि ही शाश्वत समता अंतःकरणात बाळून गेली की प्राण्याला पुनर्जन्म प्राप्त होत नाही ज्या ज्या ठिकाणी मन एखाद्या मुलाप्रमाणे आसक्त होते हत्प्रमाणे उन्मार्गामी झालेले मन अशा प्रकारे अभ्यासाने एकदा आपल्या आटोक्यात आले म्हणजे महान प्रयत्न करून त्याला सर्वात्म भावाने बांधून टाकावे कारण त्यापासूनच परम कल्याण होते तेव्हा हे रामा भोग संकल्पांना बळी पडलेल्या आणि शरीर सुख हाच एक पुरुषार्थ आहे असे मानणाऱ्या अभावी आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायला असमर्थ असलेल्या आणि इतरांच्या उक्तीवर विसंबून राहणाऱ्या मूर्खाच्या पराधीन स्थितीपेक्षा जास्त दुःखकारक असे या जगात काही नाही हे मूर्ख नाहीसे होण्यासाठी विवेक हाच एकमे उपाय आहे म्हणून हे महा रामा तू आपल्या हृदयाकाशात उडवून लावून वैराग्य वगैरे पौरुष प्रयत्नांच्या योगाने आत्मानुग्रह झाला नाही तोपर्यंत विचारांचा उदय होत नाही यासाठीच या साधनांचा अवलंब करून आत्मप्रसाद होईल असे करावे आता वेद वेदांत शास्त्रार्थ तर्कदृष्टी का इत्यादी कानुष्यही जर बहिरदृष्टी बाळगत असेल तर त्यालाही आत्मज्ञान होणार नाही यासाठी अंतर्मू होऊन आत्मप्रसाद प्राप्त करून घेतला पाहिजे आता या ठिकाणी तू कदाचित अशी शंका घेशील की आत्मज्ञान जर प्रत्येक दृष्टीनेच होण्यासारखे आहे तर गुरुपदेशाची आवश्यकताच काय परंतु अशी शंका घेणे योग्य ठरत नाही कारण आपला अनुभव गुरु आणि शास्त्र यांच्याशी जमला म्हणजे होण्याला शास्त्र पाहिजे आणि गुरुपदेशी पाहिजे रामा माझ्या उपदेशाने तुला चांगलाच बोधही झाला आहे आणि तू स्वतः विचार करून आत्मप्रसाद संपादन केलायस या परमात्मा स्वरूपी शीत सूर्याची विस्तृत व्याप्ती माझ्या उपदेशाने तुला कळली आहे तुझे सर्व संकल्प असतंग्रम निराव तसेच बाह्याचे कौतुक आणि आत्मतिज्ञाचे कौतुक यांचे धुके अजिबात नष्ट होऊन तू आता विगतज्वर झालायस हे मननशील रामा तू जेव्हा बोधही करस आवरण आणि विक्षेप्रमाणे यांच्या पलीकडे जाऊन पोहचशील तेव्हा तुला आत्मज्ञान आणि त्याची साधने यांची खरी प्राप्ति होईल मग तुला विवेक वैराग्यादी समाधी सुखामृताचे प्राशन करणे आणि सप्तज्ञान भूमिकांचे क्रमाक्रमाने आक्रमण करून आत्मसुख वृद्धिंगत करणे यापैकी कशाचीही यातायात करण्याचे कारण होणार नाही कारण परिपाक झाला म्हणजे या सर्व गोष्टी आपोआप प्राप्त होऊन तू ब्रह्मपदा पर्यंत महारामास श्री वशिष्ठ म्हणाले रामा काकताली ज्ञाना विचारपूर्वक ज्ञानोदय कसा होतो हे जनकाच्या आख्यानावरून तुला सांगितले तसे शास्त्र आणि गुरु यांचा अनुग्रह होऊन आत्मविचारोदय हो बोगाने ईश्वरानुग्रह होऊन प्रथम आत्मविचार आणि त्यानंतर क्रमाने ज्ञानोत्पत्ती कशी होते याचे स्पष्टीकरण प्रल्हादाचे चरित्र सांगून मी करणार आहे तेव्हा तू लक्षपूर्वक भ्रमराला आश्रयभूत असलेल्या एखाद्या कमलाचे राजहंस लिलेया आक्रमण करतो त्याप्रमाणे त्या दैत्यश्वराने संपूर्ण त्रिभुवनाचे आक्रमण केले होते आणि इंद्रालाही जिंकले होते ज्याप्रमाणे एकादा हत्ती आणि त्रैलोक्याचे राज्य केले अशा प्रकारे राज्यसुख अनुभवत असताना वसंत ऋतू मध्ये वृक्षाने अंकुर फुटावे त्याप्रमाणे त्या, त्या असुराधिपतीला यथाकार पुत्र होऊन ते लवकरच लहानाचे मोठे झाले मोठे तस तसे त्यांचे ते ते तेज सूर्याच्या कौस्तुभ श्रेष्ठ असतो त्याप्रमाणे सर्व, त्या सर्व राजपुत्रा तो श्रेष्ठ होता अशा त्या पुत्राच्या युगाने सर्व सौंदर्य युक्त वसंतामुळे संवत्सर शोधतो त्याप्रमाणे तो, त्या तो दानव श्रेष्ठ शोभत होता पुत्रांचे सहाय्य सैन्याची कडेकूट तयारी आणि खजिन्यात अलोट संपत्तीचा संग्रह इतकी सर्व साधने अनुकूल असल्यामुळे गंडस्तून मध करणाऱ्या त्रिभुवनाला त्राही त्राही करून सोडले कल्पांत काळाचे प्रखर किरण ज्याप्रमाणे जगत्रयाला दुस्सह होतात त्याप्रमाणे त्याने बसवलेले नवे नवे, नवे लोकांना दुस्सह होऊ लागले एखादा मुलगा दुर्वर्धनी निघाला म्हणजे त्याच्या कृत्यामुळे दुर्जनांचे पारिपत्य करणे हेही महात्म्यांना अखेर भागच पडते अशा स्तरेने हिरण्य कश्यपूचा वध करण्याविषयी सर्व देवांनी भगवान नारायणाची प्रार्थना केली भगवान त्या रूप ते रूपी शब्द होत असे त्याचे नखे दिग्गजांच्या दाताप्रमाणे लांब आणि वज्राप्रमाणे कठोर होते त्याचे दात स्थिर विद्युलतेप्रमाणे चमकत होते त्याच्या कुंडलाचे प्रभाव दश दिशाना व्यापणारे होती, त्याचे उदर इतके विशाल होते कि त्यामध्ये समस्त कुलपर्वत सहज साठवले गेले असते आणि त्याने आपले ताडाप्रमाणे विस्तीर्ण असलेले बाहू वर उचलताच ब्रह्मांडाची कवची फुटून गेली असती त्याच्या श्वासाश्वासाबरोबर निघणाऱ्या वायूने मोठमोठे पर्वत उरू लागत त्याचा क्रोधाग्नी प्रलयकाला अग्निप्रमाणे त्रिभुवनाचे भस्म करण्याला जण उद्युक्त झालाय की काय असे वाटे त्या नरसिंहाचा केशकला त्याच्या पुष्ट खांद्यावर अस्त्यस्त पसरलेला असून त्याच्या खांद्याच्या चा त्या रोमकूपामध्ये विलसणाऱ्या अग्नीमुळे सर्व पर्वत तांबूस रंगाचे दिसत होते सर्व कुलपर्वत खणून काढून त्याच्या विशाल शरीरावर एखादी मोठी भिंत उभारण्यासाठी जणू काही सर्व दिशा उद्युक्त झालेल्या दिसत होत्या त्याने आपल्या सर्व अवयवांच्या ठिकाणी पट्टीश तोमर प्रास वगैरे आयुधे धारण केले होते अशा उग्र रूप धारण करून हत्तीने अश्वाला प्रमाणे माधवाने मोठ्याने गर्जना करून हिरण्य कश्यपू ला विदीर्ण केले त्यावेळी त्याच्या नेत्रातून बाहेर पडणाऱ्या तीव्र आग्नीच्या ठेणग्या कल्पांत प्रखर आग्नेप्रमाणे असुराना करू लागले त्याने दंड थोपटताच सोसाट्याचा वारा सुटून तो अग्नि अधिकच भडकला आणि त्यामुळे प्रलयकाचा भयंकर देखावा दिसू लागला त्याबरोबरच सर्व दान अगदी घाबरून गेले आणि अग्नीने दग्ध होणाऱ्या मशकाप्रमाणे दश दिशामध्ये सैरा वैरा धावत अखेरीस एखाद्या निस्तेज द्वीपाप्रमाणे त्याचा कुठे मागमूसही लागेल अशा तऱ्हेने ज्यातील दैत्य पळून गेलेले आहेत आणि हिरण्य कश्यपूच्या अंतपुराची राग रंगोळी झालेली आहे अशा प्रकारचे ते पाताळकाळी चक्काचूर झालेल्या जगाप्रमाणे उद्ध्वस्त होऊन गेले याप्रमाणे त्या नरसिंहाने अकालीच कल्पांत काळाची क्रिया केली आणि त्या दानवाधिपती हिरण्य कश्यपूचा वध केला तेव्हा सर्व देवाने मोठा धीर आला आणि त्यांनी नरसिंहाची मोठ्या आजराने पूजा केली नंतर नरसिंह रूप धारण करणार तो भगवान नारायण आपल्या अनिर्वचनीय स्थानी निघून गेला इकड्या मरता मरता वाचलेल्या दैत्यांचे पालन करण्याचे कार्य प्रल्हादाने सुरू केल्यामुळे एखाद्या शुष्क झालेल्या सरोवराचा पक्षाने आश्रय करावा त्याप्रमाणे पळून गेलेले दैत्य जळून खाक झालेल्या आपल्या देशामध्ये परत आले त्यांनी मग आपल्या मतबांधवांचे औरजविक नंतर ज्यांचे बांधव दगधके किंवा मृत होते अशा दैत्यांना बोध करून प्र्हादने त्याचे हळूहळू सांत्वन केले त्यावेळी सर्व दाना मोठ्या कमलाच्या चित्राप्रमाणे निश्चल झाले असून शोकभराने अगदी झाल्यामुळे ज्यांची पाने आणि फांद्या साप जळून खाक झाले आहेत अशा वृक्षाप्रमाणे निस्तेजाने निश्चेष्ट दिसत होते इथे वासिष्ठ महारामाने उपशमा प्रकरणे सर्व तीस